अध्याय सातवा श्लोक पंधरावा नम दुष्कृती नो आसुरं प्रपद्यम भाव दुष्कर्मी मूर्ख व अधम असे मनुष्य मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत जे बहुता एका मनोनी म्हणून आत्मबोधाचा कारण की वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील आणि त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास राहत नाही पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना त्या भासत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो मन त्या गोष्टी ते करतात पाहे पा शरीराची आगावा लागी आले पांडवा तो कार्यावा सांडूनया अर्जुना पहा ज्या कामा करता या शरीर रूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रिय ग्रामीचे राजबिधी अहम ममतेची आज विकारांतरांची मांदी मिळवूनिया इंद्रियरुपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझे माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय गोळा करतात व दुःख शोकाच्या गावाने कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहत नाही हे सांगायचे कारण एवढेच कि ते मायेने ग्रासलेले असतात श्लोक सोळावा चतुर्वि अर्जुन चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात हे भरत श्रेष्ठ ते चार प्रकार हे दुःखाने ग्रस्त झालेला ज्ञानाची इच्छा करणारा द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी म्हण ते माते चुकले ऐका चतुर्वि ही मला चुकले आता ऐका दुसरे ज्यांनी आपले आत्महित वार्ते केले ते मला चार प्रकारांनी भजले तो पहिला आर तू म्हणीजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिच्या अर्थार्थी जाणीजे चौथा त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणजे दुःख पीडित म्हणावे दुसऱ्याला जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारा या नावाने ओळखावी आणि तिसरा अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावेथा आरतू तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणवय लागी भजे तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी त्यात जो अर्थ आहे तो पिढेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरताच भक्ती करतो त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो मग चौथी करणे नाही म्हणून भक्तू एकूपा ज्ञानीजो मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते म्हणून अर्जुना जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तू मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवडसे मग मीची जाहला समरसे आणि भक्तू ही देवीची कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैता द्वैत रूपी अंधार नाहीसा होतो नंतर ब्रह्मैक्याने तो मदरूप होतो आणि मधरूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच परि दिठी नावेक, नावे कैसा स्फटिकूची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुकात जसा इतरांच्या दृष्टीला क्षणभर पाण्यासारखा भासतो तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजन शारीरिक क्रियावरून माझ्याहून वेगळा दिसतो पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही त्याचे वर्णन करण्यास मला मोठे कौतुक वाटते जायसा वारा का गगनी विरे, मगवारे पणन वेगळे नुरे ते पैज न सरे जर याई जरी ऐक्या आला ज्याप्रमाणे आकाशात वारा विरला म्हणजे त्याचे वारे पण वेगळे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐकायला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही जरी पवनू हलवून पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगनतो सहजे असे जैसे जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील एरवी तो वारा स्वभावतच आकाश रूप असतो तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गे परी अंतर प्रती धर्मे मिची जाहला त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो म्हणजे भजन पूजन करतो त्या त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो पण अनुभवाच्या अंगाने ज्ञानाचे निडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मी तैसेची म्हणे उचंबळला साता आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो खुणे जो पावनी वावरो जाणे तो देहाचे निगळेपणे काय वेगळा होय अरे अर्जुना जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो व्यवहार व्यवहारही कसा करावा हे समजतो तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळं होईल का श्लोक उदारा सर्व एवात मेमतम असतुक्तात मामेव अनुत्तमाम गतीम हे सर्व हि भक्त उत्कृष्टच आहेत पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलास प्राप्त झालेला असतो म्हणून हिताचे आवडतो हि भक्त झोंभे परीमीची करी वाल भे ऐसा ज्ञानी ऐकू म्हणून आप आपल्या हिताच्या इच्छेने वाटेल तू भक्त चिकटतो परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय पाहेशा पा जगची धेनु सी करीत परी दोरे वीन कैसा वत्साचा बळी असे पहा की अर्जुना दुपत्याच्या आशेने लोकस गाईला भाला घालतात परंतु दोरा वाचून वासराचा पाश कसा बळकट आहे कि दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो तनू प्राणे ते का काही हे माय माझे." याचे कारण एवढेच कि ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही जे ज्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे म्हणते ते येणे माने अनन्य गती म्हणणी धेनु हि तैसीची प्रीती यापती बोलिले साचे ठिकाणी अनन्य गती असते म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते म्हणून श्री कृष्ण जे म्हणाले ते खरे आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे असो मग म्हणितले जे का तुझ तेही भक्त भले पढियंते आम्हा नंतर भगवंतांनी म्हटले हे असो इतर तीन भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊ निसरिरडा वेठेले परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पहावयास विसरला म्हणजे देहेंद्रिया प्रसरला ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही तैसी अंतःकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी काय बोली फार करू त्याप्रमाणे अंतकरण रूपी गुहेबानिजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोल वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट पण मी तुला सांगितली आला पाडी सदवासनेची कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारुपी डोंगरावर आला मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलूनी अर्जुना मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिध आचरणाचा आडमार्ग टाकून श्लोक एकोणीसावा बहु नाम जन्म बहुनाय हो असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो म्हणजे मला येऊन पोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवीची आशेची आनलेची वाहना, तेथ उगणा कवणू चाळी आणि शेकडो जन्मांचा कर्मार्गाने प्रवास करत असता तो फलाशेच्या वाहना अंतःकरण रूपी पायात घालत नाही अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या कारणांचा म्हणजे साधनांचा हिशेब कोणी करावा आईसा शरीर एराती, माजी धावता सडिया आयती, तव याप्रमाणे देह तादात्म्य रूप रात्रीत सर्वसंग परित्याग रूपी तयारीने धावत असता कर्माच्या नाशाची उजाडती पहाट झाली उखा ज्ञानाची पडली, त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उशक्काल झाला व ज्ञान रूपी कोबळे ऊन पडले तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर दिसू लागले ते वेळी जयाकडे वासप आहे तेल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे हे असो काही का तया सर्वत्र मी वाचून नाही जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा हे बोलणे असो त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी हे सांगी जेल बोल बरी तैसे नव्हे त्याप्रमाणे तो माझ्या असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही म्हणून असो हे परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसर लेणी करी आपू विश्व म्हणून ते राहुदे या प्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा भावो मनोनी माजी रावो, हे विश्व अशा अनुभव रूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानी हि तोच आहे जयाची प्रतितीचा वाखारा पवाडू होय च तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू ज्या अनुभव रुपी भांडारात स्थावर चंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो हे अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे ये बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगा साठी जे आशा तिरे दृष्टी विषयांद झाले अर्जुना ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंदावलेली असते असे इतर पुष्कळ भक्त मिळतात श्लोक विसाव कामस्तैत ज्ञाना देवता तम तम नियम आस्थाय जन्मांतरी मिळवलेल्या संस्काराने प्राप्त झालेल्या स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषाने ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात हृदयी कामास आणि फळाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतकरणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला ऐसे उभयता अंधारी पडले मनोनी पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा बाहेर आशा आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकाराने अज्ञान रूपी अंधारात ते पडले म्हणून त्यांच्या जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागे तोलुपत्वे कौतुक का, कैसेनी भजती मूळचेच देहात्म बुद्धीचे दास त्याशिवाय आणखी भोग करता दिन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा का नियम कवणी तिच्या त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार, उपचार लागतात ते जमवून अथवा ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्रांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे करतात श्लोक एकवीसा यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया अर्चित्रामेम जो जो भक्त ज्या ज्या देवतारुपी तनुची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतारुपी तनु ची ठिकाणी मीच स्थिर करतो पैजोजी देवता भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरविता मी परंतु जो त्या अन्य देवतांना भजावायची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन भिन्न समजूत असते श्लोक बावीस सतया श्रद्धयात श्रद्धेने त्या, त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी अनुपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात मग ति श्रद्धा युक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धी वरील समस्त वरतो लागे मक्त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरत ऐसे पावि सकळ निपजे मजची ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते अंतवंत परंतु ते भक्त मला जाणत नाहीत कारण ते कल्पनेच्या बाहेर पडतच नाहीत म्हणून ते नाशिवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते श्लोक तेवीसाव फलं अंतवंतुल मेधसा परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांचे ते फल विनाशी होते देवतांची भक्ती करणारे देवता प्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात किम बहुना किंबहुनायसे जे भजन ते संसाराचे स्वप्न नाव भरी दिसे काय सांगावे असे जे भजन ते जन्म मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक व पार्त्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे हे असो परवते मग हो का आवडते परियजी देवत जो देवते तो देवतवासीची मग वाटेल ते दैवत कावताना बसतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो ये रतनू मनुप्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाचा ओघात आहेत ते देहाच्या अंती मीच होतात जे पोहता ती पाणी ये तळहाती चे पण प्राणी तसे करत नाहीत व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात ते त्यांचे करणे तळहातावरील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे ना, ना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंड का वज्रे आणि अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड घट्ट मिटून धरावे आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण का, का करावी हे ऐसे कासया करावे जे अमृती मरावे ते सुख अमृत होऊन कानसावे अमृता माझे अमृतात तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे कशाला करावे तर अमृता सुखाने अमर होऊन का राहू नये तैसा फळ हे तुचा पांजरा सांडून या का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी या नोहावे अर्जुना त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का बर समर्थ होऊ नये जेथ उंचा वले नि पडे सुखाचा पैसा रुजोडे आपले निरवाडे उडो येशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो